श्रीपादशी वल्लभ नर हरी दत्ता ते या दिगंगा वासुदेवाईल सरस्वती सद्गुताम पाच पात। श्रीपादशे वल्लभ नर हरी दत्ता तेयांना वासुदेवाई न सरस्वती सद्गु पा दत्त महात्म्य अध्याय दुसरा श्री गुरु गुरुदत्तात्रेया साष्टांग नमस्कार करून दीपकाने प्रश्न केला गुरुजी माझ्या मनाचे समाधान करावे कोणी सांगतात की दत्तात्रेय हा ऋषीचा पुत्र आहे कोणी त्याला देव म्हणतात तर कोणी ध्येय म्हणतात श्री दत्त हा परब्रह्ममूर्ती आहे असेही कोणी बोलतात यामुळे माझी मती भ्रांत होते तरी सत्य काय आहे ते आपण मला सांगा तो कोणत्या कारणाने अवतरला त्याने या पृथ्वीवर काय लीला केल्या संग्रह कसा केला ते सर्व मला सांगा शिष्याचा हा प्रश्न ऐकून गुरूंचे मन सद्गदित झाले ते म्हणाले शिष्या सावधपणे ऐक भार्गव कुलात जन्मलेला एक उत्तम ब्राह्मण होता त्याला नवस करून वृद्धपणी पुत्र झाला तो पुत्र योग भ्रष्ट व सर्वज्ञ असूनही जडपणे वागत होता त्याचा विद्वान पिता त्याला प्रयत्नपूर्वक शिकवित असे त्याने त्याचे मौंजी बंधन केले त्याला विद्या शिकवू लागता पुत्राने हसून पित्याला विचारले तू हा प्रयत्न का करतो आहेस पित्याने म्हटले तू अध्ययन करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर मोक्ष कर्माचरण कर व निर्वाण प्राप्त कर पुत्राने उत्तर दिले ताता ऐक मी वेदाधिक सर्व कर्मी केली आहेत व अनेक भोग भोगले आहेत मी मंत्री राजा सेवक प्रजा असा सर्व झालो असून सर्व उत्तम व नीच योनी अनुभवल्या आहेत मला सर्व पूर्वस्मृती असून पूर्वीचा मी योग भ्रष्ट आहे आता माझे काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेले नाही तर मग तू हे कष्ट का घेत मी सर्व बोध ग्रहण केला आहे आता मला कर्म नको माझ्या मनातील सर्व मल नाहीसा झालेला असून माझे वैराग्य पूर्णपणे दृढ झालेले आहे पूर्वजन्मी मी, मी ब्राह्मण होतो सत्संगाने विद्याभ्यास करून वैराग्याने चित्त एकाग्र करून मी ध्यान केले आहे परंतु ज्ञानाला अडथळा येऊन मला अकस्मा मरण आले तथापि अभ्यासामुळे मला विस्मरण झालेले नाही एखादा झोपेत विद्या विसरतो परंतु जाग येताच तिचे पुन्हा स्मरण होते त्याचप्रमाणे मला जन्मताच सर्व अभ्यास दृढपणे आठवला मी तिन्ही भूमिकावरून फिरलो असून तोही अभ्यास विसरलो नाही तर पाचव्या भूमिकेवरचे सेवनही मला पूर्ण आठवते आहे आता वृत्तींचा उप्रम झालेला असून परमशांतीची प्राप्ती व दृढतर विरक्ती झाली आहे आता मला पुनर्जन्म कोठून करावयाचे ते मी केले आहे मिळावयाचे तेही मिळविले असून आता मला काही राहिलेले नाही हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो पुत्राचे भाषण ऐकून पित्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले तो दिनपणे पुत्रा पुत्राला म्हणाला तू धन्य धन्य आहेस तू कुळाला पावन करून पूर्वजांचा उद्धार केलास आता माझे ऐक मला हे ज्ञान सांग मी संसाराला भ्यालो असून ऐहिक किंवा पारलौकिक सुखाचा त्याग करून केवळ ज्ञान आणि वैराग्य ह्यासह विज्ञानाची इच्छा करीत आहे तू म्हणशील की हा पिता आहे ह्याला कसे ज्ञान सांगावे तर ऐक मी अज्ञानाने वेढलेला आहे म्हणून तुझा पुत्र होईन असे करणे श्रुती आहे त्यावर पुत्राने सांगितले एक गोष्ट ऐक श्री दत्ताने अर्जुनाला उपदेश केल्यावर त्याने ज्ञान प्राप्त केले तू तसा प्रयत्न करत अर्जुन कोणाचा पुत्र आणि त्याला ज्ञान कसे प्राप्त झाले हे सर्व मला सांगा पुत्र म्हणाला दुःख संयोगाचा जो वियोग करतो परंतु ज्याला योग म्हणतात तो संपूर्णत श्री दत्ताने सांगितला मी हे सर्व निरूपण कर तू एकाग्र श्रवण कर पैठण गावी एक कौशिक गोत्रात जन्मलेला ब्राह्मण होता व्यसनाधीन होऊन नेहमी एका वेश्य प्रत्यही भोग भोगण्यामुळे त्याला कुष्ट होऊन त्याला फार त्रास होऊ लागला त्याचे ते बिभत्स रूप पाहून वेश्येने त्याला घराबाहेर काढले तेव्हा विवाहित स्त्रीचे स्मरण होऊन तो घरी परतला पती येताच त्याच्या स्त्रीने उठवून त्याच्या चरणी मिठी घातली सुनी पतीव्रतेची राहणी लक्षात ठेवावी असो ती आनंदाने म्हणाली आजचा सुधीन धन्य आहे आज सोन्याचा पर्जन्यवाचे दर्शन झाले आनंदाचा मेघ भरून आला तिने पतीला उत्तम आसनावर बसवून त्याचे पूजन केले आणि मनोभावाने त्याची शुश्रुषा करून आवडीने त्याला स्नान घातले त्याच्या चरण तीर्थाने प्राशन केले आणि उत्तम अन्न तयार करून आदराने त्याला भोजन घातले त्याचे वस्त्र भरले तर नित्य ते पतीला उत्तम वस्त्री नेसवून त्याचे अंग रगडत असे मंजुळ शब्दात बोलून त्याला औषधांचा लेप लावणे थुंकी मल व मूत्र धुणे ह्यात तिने ह्यात तिचे मन विटत नसे अशा रीतीने ती त्याची अत्यंत नम्रतेने सेवा करत असूनही तो क्रोधाविष्ट होऊन त्या सतीचे निर्भत्सना करीत असे पराधीन झाला असूनही त्याचे वेश्या चिंतन सुटले नाही पत्नीला शिव्या देऊन तो म्हणे तू माझी सेवा करत नाहीस वेश्येने त्याच्याकडून अंग रगडून घेतले तरी त्याचे मन विटत नसे परंतु पत्नीने पाय चेपले तरी त्या दुर्जनाला क्षीण वाटत असे पतीची भावना कशीही असली तरी पत्नीने त्याच्याबद्दल अनन्य भाव ठेवावा असो एकदा त्या पतीने एका पाहिले वेश्या म्हणजे केवळ एक शिकारी आहे की ज्याने म्हणजे दोरी रहित भुवयांचे धनुष्य ओढून कटाक्ष रुपी बानाने अचुक संधान विप्रमन रूपी भृगघायाळ केला वेश्या हा कामाचा बाण त्याने शरीर भग्न केले तसे होताच तो निर्लज्जपणाने पत्नीला म्हणाला प्रिये तू धर्म जाणतेस म्हणून कठोर वाणीचे बाण सोसतेस तरी आता या वेळेला माझ्या मनाची व्यथा दूर कर आपले दुःख जिवलग मित्र गुणी गुणीसेवक प्रिय भार्य व साधू पुरुषांना सांगावे ते सुख देतात ही घटा घटाप्रमाणे स्तन असलेली सुंदर वेश्या आपले स्वरूप दाखवून माझे मन दूरून दूर करून गेली माझा देह अशक्त झाला आहे परंतु मन विरक्त नाही तिच्या स्वरूपाकडे ते ओढले गेले आहे तरी त्या मनाला तू मुक्त कर मला वेश्येकडे ने अन्यथा मला मृत्यू येईल दुसरा उपाय दिसत नाही तरी तुला दया येऊ दे कामाची गती विपरीत आहे तेथे ते ब्रमाधिकांची मती खुंटते मी तर बापुडा मंद बुद्धीचावा पतीचे हे बोलणे ऐकून सतीचे मन आनंदून गेले सत्वर कमर बांधून तथास्तू म्हणून ती उभी राहिली वेश्यावश व्हावी म्हणून तिला देण्यासाठी काही अलंकार पदरी बांधून घेऊन तिने पतीला खांद्यावर घेतले पतीला वेदना हो नयेत ह्या हेतूने मनात क्षीण न बाळगता ती हळूहळू पावले टाकत निघाली तो अंधार पडला समकनार्या बीजेच्या प्रकाशात कुणा पाहत ती हळूहळू पाय टाकत असता दैव वशात एक मोठे विघ्न आले एका चोराला सुळावर देत असता तो त्वरेने पळून गेला राजदूतांना त्याच्यासारखाच दुसरा एक जण दुरुण दिसला त्यालाच चोर समजून राजाच्या आज्ञेने त्याला सुळावर चढवून सेवक निघून गेले दुसरा मनुष्य चोर नसून ते मांडव्य मुनी होते असो सुळावर ते ध्यान राहिले अस्तारस्त्यात रस्त्यात त्यांना न पाहता सती त्या मार्गाने निघाली तेव्हा कौशिकाचा धक्का लागून सुळावरील मुनींना पीडा झाली त्यामुळे त्यांनी विवेक न धरता शाप दिला की ज्याने मला धक्का दिला तो सूर्योदय होता मरुण जावो तो शाप ऐकून साध्वीला खेद झाला ती म्हणाली पती वाचून जगणे कसले ह्यासाठी हे सूर्या तू उगवू नकोस जर मी पतीव्रता असेन तर माझे माझे वाक्य ऐक नाहीतर तू भस्म होशील हे पूर्णपणे लक्षात ठेव असा शाप देऊन पतीचा मनोरथ पूर्ण करून ती त्याच्यासह परत घरी आली अविचारी कामासक्त पुरुष कार्य अकार्याचा विचार व पापाची पर्वा करत नाही त्याच्या मनात समाधान नसते वेश्या ही कामाग्नीची धगधगती दग ज्वाळा असून सुज्ज दिसणाऱ्या रूपकाष्टाने पेटलेली असते कामी पुरुष तिच्या गळ्यात पुढून यवन या ह्या ही दहन करतात अहो थुंकी कफ ह्यांनी जे तोंड भरलेले असते त्याला मूर्ख लोक चंद्राची उपमा देतात कारण ते मायेच्या पूर्ण गेलेले असतात तळे भरलेले पाण्याची इच्छा करतो त्याप्रमाणे स्वतःची स्त्री स्वाधी नसूनही नीच मनुष्य दुसऱ्या रोगी झाला तरीही ब्राह्मण विषयांचा त्याग करीना त्याचा मूर्खपणा असो ती सती मात्र धन्य इतर स्त्रिया सवती मत्सराने प्राण देतात ही सती पतीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन बेशचे घरी आली धन्य ही पतीव्रता तिच्या शापाला भिवून सूर्य लपून राहिला त्यामुळे सर्वत्र अंधार पडला आणि सगळीकडे लोक भ्याले सर्व माणसे गडबडून गेली पशुपक्षी तडफडले विप्र संकटात सापडले काळ न सापडल्याने त्यांचे अडले दिवस व रात्र जर झाली नाही तर विप्रत्रिकाल संज्ञावंदन सायंप्रात्रभोजन वगैरे कसे करतील त्यामुळे यज्ञयागांचा लोप झाला देवांना उपवास घडला सर्व संकटात पडले आणि सर्वांचे बुद्धीबळ खचले स्वर्गात देव म्हणाले नर आम्हाला बळी देतात नंतर वृष्टीद्वारा आम्ही त्यांना अन्न देतो माणसांनी यज्ञ केला नाही तर त्यांना आम्ही उपसर्ग व पीडा करतो परंतु आता तसे नाही अतिवृष्टी अनावृष्टी उंदीर टोळ पोपट स्वचक्र व परकीयांची स्वारी ही सात संकटे आम्ही पाठवितो आता ती पाठवावीत तर अनिती होते कारण कालामुळे सध्या ब्राह्मण यज्ञ करीत नाहीत आधीच्याच भयात भरका घालावी आता ब्रह्मदेवाकडे जावे आणि त्याला सर्व सांगावे तो आम्हाला निश्चित उपाय सांगेल असे म्हणून देवगणांनी सत्य लोकास जाऊन ब्रह्मदेवाला नमस्कार करून सर्व निवेदन केले ब्रह्मदेव सतीच्या शापाने भिवून सूर्य लोपला सती जर क्रुद्ध झाली तर ब्रह्मांड थरथरा कापते आता ह्यावर एक उपाय आहे ते अनसुयेपुढे सतीचे समूह मनस्विनी अनसुया ही पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ आहे तिची प्रार्थना करून तुम्ही तिला पैठणला घेऊन चला अनसुया खात्री नेत्या कौशिक पत्नीला उपदेश करील आणि तुमचा त्रास नाहीसा करील हे इतरांना घडणार नाही त्यावर देवांनी प्रार्थना केली आपणही यावे त्यावर तथास्तू म्हणून ब्रम्हदेवाने देवांसह पैठणला गमन केले त्यांना पाहून अत्री व अनसुया ह्यांनी त्यांची यथायोग्य पूजा केली व विनयाने हात जोडून त्यांचे कुशल विचारले मग अनुसयेला वंदन करून देव म्हणाले तुझे नाव ऐकून तुझ्या पायी भाव ठेवून आम्ही येथे धावून आलो आहोत सतीने सूर्याला शाप दिल्यामुळे तो आकाशात लोप पावला आहे त्यामुळे सर्व कर्म खुंटला असून जगात अनर्थ झाला आहे तरी तू प्रसन्न हो सतीचे समाधान कर करुया वाचून अन्य कोणाचे तप असे नाही त्यावर अनसुया तुम्ही लोकपालक देव तुम्हीच धाव घेतली म्हणता याचे फार आश्चर्य वाटते असो तथापि चला जाऊन त्या सतीला समजावू आणि युक्तीने वळवू असे म्हणून अनुसुया सती चालू लागली देवही बरोबर होते सर्वजन कौशिकाच्या घरी आले व मनात हर्ष पावले कौशिक पत्नीने येऊन अनुसुयेला आलिंगन दिले तिचा सत्कार केला व कुशल विचारले अनुसुयेने म्हंटले हे साध्वी तुझी वाणी पवित्र लागते ह्या लोकात ज्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची कीर्ती गोड आहे पती देवा नहीं नहीं त्यांचे त्यांना पतिव्रता नारी तीर्थ है अख्यात मुक्ति है, है। पति की सेवा करारी ऋण मुक्त होते पति से योगाने नारी धर्म अर्थ व काम ही पुरुषार्थ प्राप्त करते तिला यातना अगर काळाची भीती राहत नाही तिला पतीव्रता धर्मपालन हा क्षीण वाटतो कठीण क्लेश वाटतात ती भाग्यहीन स्त्री यातना भोगते अशास्त्री स्त्री मनासारखी साडी मिळाली नाही तर माहिरी जाऊन चहाडी करते आणि वाळी बुगडी हे अलंकार मिळाले नाही तर पतीपुढे तांडव करते चांगले चुंगले खाणे पिणे भूषण ह्यांनी हो ईह परलोकात दूषणे प्राप्त होतात या गोष्टींचा तिला कंटाळा आहे ती स्त्री धन्य होय पती कसाही असला तरी त्याच्यावर जी प्रीती करते तिला पतीसह पती, पती लोकात गती मिळते स्त्रियांना वेगळ्या कर्माची आवश्यकता नाही पती त्यांना स्वतःचा अर्धाधर्म देतो त्यामुळे त्यांचे उभय लोकी कल्याण होते हे वर्म लक्षात घ्यावे म्हणून हे पती व्रते तू नित्य स्वधर्माचे मनोभावे सेवन कर त्या योगी तू ह्या लोकात व परलोकात कल्याण प्राप्त करशील मी ह्याच धर्मपालना म्हणून माझ्या मनाला सदैव भरतृरणी समाधान लाभते परब्रह्म आहे त्याने माझे संसाराचे ओझे उतरले आणि त्रिविधतापही निभाळले मला आता दुसरे काही आठवत नाही अनसुयेचे हे बोलणे ऐकून सती अत्यंत प्रसन्न होऊन दोन्ही हात जोडून मधुर स्वर हे महामाए पति व्रते अस वेदस्तु प्रि तुलाधर्म जानत नहीं स्वकर्म जानत नहीं स्वतः चे वर्म ही जानत नहीं सतोषाच उपाय माला केवल पति की सेवा कर आवड़ते गोष्टीला तू उजन दिखे आस पूर्णाधार असलेल्या प्राणजीवन जीवन वाचून मोठे दैवत अम्हाला कोणते आहे तप करूनही जिची भेट होत नाही त्यातु तू माझ्या गळ्यात मिठी घालून मला प्रेमाने पोटाशी धरलेस व माझे दुःख हरण केलेस अनसुए तू केलेला उपदेशाने माझ्या चित्ताला हर्ष झाला आहे खात्रीने हे पतीसेवेचेच फळ आहे काही यत्न न करता मला तुझे देवांसह दर्शन झाले आहे हे गृह तुम्ही पवन केलेत आजचा सुदीन मोठ्या भाग्याचा तो तू पूर्णकाम आहेस तथा का आगमन केलेस ते मला समजले नाही तरी विश्रांती घेऊन माझी शंका दूर करीमत्परमहंसपरीजकाचार्यवर्य श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्तमहात्मेतीध्याय श्री गुरुदेव दत्तापणमस्तशे वल्लभ न हरि दत्प्रेया जैदंना वासुदैवा सरस्वती सर्व पाचशे वल्लभ न हरिप्रेया जैदंना वासूदैवा सरस्वती सर्व पाच पाच